लुक अध्याय एकोणीस येशूने येरीहोत प्रवेश केला आणि येरी होतून जात होता तेथे जक्कया नावाचा मनुष्य होता तो मुख्य जकादार होता आणि खूप श्रीमंत होता येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता परंतु गर्दीमुळे त्याला काही दिसेना कारण तो बुटका होता तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि त्याला पाहण्यासाठी उमराच्या झाडावर चढला कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता येशू जेव्हा त्या ठिकाणी आला तेव्हा वर पाहून जग याला म्हणाला जगया तोरा कर आणि खाली ये कारण आज मला तुझ्याच घरी राहायचे आहे मग तो घाईघाईने खाली उतरला आणि आनंदाने त्याचे स्वागत केले सर्व लोकांनी ते पाहिले ते कुरकुर करू लागले व म्हणू लागले की तो पापी माणसाचा पाहुणा होण्यास गेला आहे परंतु जग काय उभा राहिला व प्रभूला म्हणाला गुरुजी जे माझे आहे त्यातील अर्धे मी गरीबांना दिले असे समजा व मी कोणाला फसवून काही घेतले असेल तर ते चोपट परत करीन येशिव त्याला म्हणाला आज या घराला तारण मिळाले आहे कारण हा मनुष्य सुद्धा अब्रहामाचा पुत्र आहे कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधावयास व तारावयास आला आहे लोक या गोष्टी ऐकत असताना येशू ने त्यांना आणखी एक गोष्ट सांगितली कारण तो येरुसुलेमा जवळ होता म्हणून त्यांनी असा विचार केला की देवाचे राज्य तत्काळ प्रगट होणार आहे मग येशू म्हणाला कोणी एक उच्च कुळातील मनुष्य आपली त्या भागाचा सरदार म्हणून नियुक्ती करून घेण्यासाठी व पुन्हा परतण्यासाठी दूरच्या दिवशी गेला त्याने त्याच्या नौकरापैकी दहा नौकरांना बोलाविले त्यांना त्याने दहा मोहरा दिल्या आणि तो त्यांना म्हणाला मी परत येईपर्यंत यावर व्यापार करा परंतु त्याचे प्रजाजन असत, त्याने त्याच्या मागे एक शिष्टमंडळ पाठविले व सांगितले की या माणसाला आमचा राजा करू नका परंतु त्याची राजा म्हणून नेमणूक झाली व तो परत आला त्याने ज्या नौकऱ्यांना पैसे दिले होते त्यांना बोलावणे पाठविले यासाठी की त्यांनी त्यापासून किती फायदा मिळविला हे पहावे पहिला वर आला आणि म्हणाला धनी तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली आहेत तेव्हा तो त्याला म्हणाला चांगल्या दासात छान केलेस तू थोडक्यांविषयी विश्वासूच झालास म्हणून तू दहा नगरांवर अधिकारी होशील मग दुसरा नौकर आला व म्हणाला तुमच्या पाच नाण्यांवर मी पाच नाणी आणखी मिळवली आणि तो त्याला म्हणाला तू पाच नगरांवर अधिकारी असशील मग दुसरा नौकर आला आणि म्हणाला धनी आपण दिलेली नाणे मी हातरूमाला बांधून ठेवले होते आपण कठोर आहात मला तुमची भीती वाटत होती जे आपण ठेवले नाही ते आपण कारता आणि जे पेरले नाही ते कापता धनी त्यास म्हणाला दुष्ट माणसा तुझ्या शब्दांनी मी तुझा, तुझा न्याय करतो तुला ठाऊक होते की मी कडक शिस्तीचा माणूस आहे मी जे दिले नाही ते घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो तर तू माझा पैसा पिढीवर का ठेवला नाहीस मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना तो म्हणाला त्याच्याजवळून ते नाणे घ्या आणि ज्याच्या दहा नाणी आहेत त्याला द्या ते त्याला म्हणाले धनी त्याच्याजवळ दहा नाणी आहेत धन्याने उत्तर दिले मी तुम्हाला सांगतो ज्याच्या जवळ आहे त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्या जवळ नाही ज्याच्याकडे जे काही असेल ते सुद्धा काढून घेतले जाईल परंतु राज्य करू नये अशी इच्छा करणाऱ्या माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर ठार मारा येसूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर येरुशिलमा पर्यंत गेला जेव्हा तो वर जातच राहिला तेव्हा तो जैतून डोंगर म्हटलेल्या टेकडी नजीक आसलेल्या, बेथ फगे आणि बेथानी जवळ आला तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठविले की तुमच्या समोर असलेल्या खेड्यात जा तुम्ही प्रवेश करताच ज्यावर कोणी बसले नाही असे शिंगृतुम्हा आढळेल ते सोडून येथे आणा जर तुम्हाला कुणी विचारली की तुम्ही हो ते का सोडता तर म्हणा की प्रभूला याची गरज आहे ज्यांना पाठविले होते ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांळले ते सोडित असता त्याचा मालक त्यांना म्हणाला तुम्ही शिंगरू का सोडता ते म्हणाले प्रभुला याची गरज आहे त्यांनी ते येशूकडे आणले त्यांनी आपले झगे शिंगरावर घातले आणि येशूला त्याच्यावर बसविले येशू रस्त्यावरून जात असता लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरित होते जेव्हा तो जैतून डोंगराच्या उतरनी आला सर्व जनसमुदाय जे चमत्कार होते आनंदा देवाच स्तुति करू लगे मनाल प्रभु या राजा धन्यवादितो स्वर्ग शांतिलोकी देवाला गौरव जमावती येशुला गुरूजी आपष्या दटवाने उत्तर दिल मी तुम्हाला सांगतो जर ते शांत बसतील तर हे धोंडे ओरडतील जेव्हा तो जवळ आला व त्याने शहर पाहिले तेव्हा तो त्यासाठी रडला आणि म्हणाला जर आज कोणत्या गोष्टी तुला शांती देतील हे माहीत असतेच परंतु आता ते तुझ्या नजरेपासून लपून ठेवण्यात आले आहे तुझ्यावर असे दिवस येतील की तुझे शत्रू तुझ्याभोवती कोट उभारतील तुला वेढतील आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील ते तुला तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील व दगडावर दगड राहू देणार नाही कारण देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही येशूने मंदिरात प्रवेश केला व विक्री करीत होते त्यांना बाहेर हाकलू लागला तो त्या म्हणाला असे लिहिले आहे की माझे घर प्रार्थनेचे घर होईल पण तुम्ही ती लुटारूची गुहा केली आहे तो दररोज मंदिरात शिकवित असे मुख्य याजक नियम नियमशास्त्राचे शिक्षक लोकांचे पुढारी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते पण तसे करण्यासाठी त्यांना काही मार्ग सापडत नव्हता कारण सर्व लोक त्याच्या शब्दाने खेळून गेले होते